भगवान की एकनाथी भागवत अध्याय अर्थ ओवी एक्षे, एक <coughs> भरत स्वत मोठा तपस्वी होता तेव्हा तेथे काल कसा शिरला तर ममतेची संधी साधून मृत्यूने त्यावर घाला घातला देहाला मरण आले त्यावेळी भरताला त्या मृगाचा ध्यास लागलेला होता त्याोगे त्याला पुढचा जन्म मृगाचा प्राप्त झाला याप्रमाणे त्याला पुनर्जन्माचे कारण घडले कृपेने का होईना संग केला असता तोच योगाच्या योगभंगा जो निग असतो तोच अभंग साधक होय मृगाचे स्मरण करता करताच त्याला मरण आले म्हणूनच तो मृगाच्या जन्मास गेला जो कृष्ण स्मरण करताना मरण पावतो तो मृत्यूनंतर कृष्ण स्वरूपच होतो अंतकाळी प्राण्याची जशी मती असते तशीच त्याला गती मिळते याकरता मनामध्ये अहोरात्र श्रीकृष्णाचे स्मरण करावे भरत मृग झाला परंतु त्या मृगाच्या देहामध्ये सुद्धा त्याला श्रीकृष्णाचे स्मरण होते कारण पूर्वजन्मी केलेले अनुष्ठान कधीही व्यर्थ होत नाही हे पक्के समजावे त्यानंतर तिसऱ्या जन्मी तो जडभरत या नावाने प्रसिद्धीस आला तेथे तो मायापाशापासून अगदी अलिप्त राहिल्यामुळे नित्यमुक्त होऊन बसला मागील पुष्कळ जन्मांची जाणीव त्याने या जन्मात भरून काढली त्याने आपला जीव आत्मस्वरूपात लीन करून परब्रह्म पदवी प्राप्त करून घेतली याप्रमाणे ऋषभाला शंभर पुत्र झाले होते त्यापैकी सर्वात जो वडील त्याची स्थिती सांगितली आता बाकीच्या वर्तमान ऐक श्लोक एकोणीस त्या पुत्रांपैकी नऊ पुत्र या भारत वर्षाच्या नऊ द्वीपांचे अधिपती झाले आणि एक्क्याऐंशी पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले प्रत्येक खंडावर एक एक याप्रमाणे नऊ खंडांवर नवांना अधिपती करून ठेवले होते एक्याशी एक असामी कर्ममार्गाचे प्रवर्तक होते बाकी जे नऊ असामी उरले ते सर्व भाग्याचे भूषण व ब्रह्मज्ञानाचे केवळ अधिष्ठानच होते त्यांचे लक्षण सांगतो ऐक श्लोक वीस नऊ जणांनी परिश्रमपूर्वक अवस्थेत पुरुषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत हे नऊ बंधू म्हणजे ऋषभ कुला तेलवाती शिवाय प्रकाशित करणारे जणू दीपकच होते ते नऊ जण सच्चिदानंद रूप असून सायुज्यवरूपाचे प्रकाशक म्हणजे साधकांना सायुज्य स्वरूपाचे दर्शन करते परिश्रम करून कर्मकर्म निरसून टाकले म्हणून ते भ्रमरहित झाले असून कोणताही आश्रम न स्वीकारता राहिलेले होते ते शब्द ज्ञानात निष्णात व ब्रम्हज्ञान पारंगत असून शिष्य प्रबोधाविषयी समर्थ आणि परमान दक्ष होते ते ब्रह्मविद्याचे चा, चालते बोलते पुतळे असून त्यांचे अवयव म्हणजे कोंबच होते ते विद्याचे पूर्णबिंब असून स्वतः सिद्ध परब्रह्माचे स्वरूप होते त्या मुनिश्वरांना दशदिशांना एकच दोरा भरून पांघरुणे केली होती वारा वळून त्यांचा ग्रंथिरूप एकच कडदोरा बांधलेला होता आकाशाचे त्यांनी वस्त्र केले होते नऊ ही आसामींनी चिदाकाशाचे एकच पांघरुण केले होते प्राण व अपान या दोहोंची दोरी वळून नाभी मध्ये त्यांची गाठ दिली तोच जीवाची चित चितग्रंथी सुटली आणि तेच त्या नऊ आसामींना ब्रह्मसूत्र म्हणजे यज्ञोपवित झाले परब्रह्माच्या वैभवाने व आत्मस्वरूपानुभवाने ते अगदी परिपक्व झाले होते आता त्या नऊ आसामींची नावेही यथा गौरव सांगतो ऐक ज्यांचे नाव ऐकताच काळ हा कापत कापत माघारी पळतो ज्यांच्या नामाचे स्मरण केले असता संसार डोकेच वर करू शकत नाही हे परीक्षेती ज्यांचे नाम घेतले असता भाविक जना निश्चय करून मुक्तीच मिळते त्यांच्या नामाची कीर्ती तुला सांगतो ती ऐक श्लोक एकवीस त्यांची नावे अशी होती कवी हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन द्रुमिल दु, दु, चमस व करभाजन कवी हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविरहोत्र सुलक्षणी द्रुमिल निर्दोष असा चमस व करभाजन अशा प्रकारे त्या नवांची नऊ नावे होती या नामांचे स्मरण केले असता सर्व नाश होतो असा त्यांचा महिमा आहे त्यांची परमहती मी तुला सांगतो ज्यांच्या योगाने सर्व पृथ्वी पावन होऊन जाईल अशा त्या पुण्य पूज्य नऊ होत्या श्लोक बावीस हे व्यक्त अव्यक्त जग भगवत रूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते ते नऊ देहाने वेगळे दिसत होते तरी भगवत स्वरूपाने एकच होते सुष्ट असोत की दुष्ट असोत सर्व जणांना सह वर्तमान ते एकरूपानेच रुपानेच कारण त्यांना असाधुत्व म्हणून कोठेच राहिले नव्हते सर्व चिन्मय झाल्यामुळे संत म्हणण्यापुरता भे, भेद त्यांच्या ठिकाणी राहिलाच नव्हता सारे जग भगवंतानेच भरलेले असल्यामुळे आपण त्याहून निराळे राहणे शक्य नाही त्यामुळे ते सर्व भूत मात्र व पंचमहाभूते भगवत स्वरूपच पाहत असत हे पाहणे व पाहण्याचा पदार्थ सुद्धा आपणच होऊन होणे न होणे येणे जाणे ही सर्व लक्षणे गिळून टाकून ते जगात वावरत असत श्लोक तेवीस मनात येईल तिकडे ते जात असत देवता सिद्ध साध्य गंधर्व यक्ष मनुष्य किन्नर नाग मुनी चारण भूतनाथ विद्याधर ब्राह्मण गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात सर्वजण जीवनमुक्तच होते वैकुंठ कैलास तसेच देव व सिद्ध साध्य गंधर्व यक्ष नर किन्नर नाग मुनी चरण चारण भूतनाथ विद्याधर द्विज गाई इत्यादीकांची स्थाने सारांश सप्तस्वर्ग व सप्त म्हणजे श्लोकामध्ये सांगितलेले चौदा लोक यांमध्ये ते निरीच्छप खुशाल फिरत असत त्यांच्या मनात विषयासक्ती नसल्यामुळे त्यांची गती कुठेच खुंटत नसे स्वेच्छेप्रमाणे पाहिजे तिकडे जाण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य असल्यामुळे ते निष्कामपणे हवे तिकडे खुशाल जात येत असत श्लोक चोवीस ते एकदा या अजनाब वर्षात महात्म्यानिमीच्या ऋषीच्या द्वारा चालू असलेल्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोचले ज्या ठिकाणी मनाचा सुद्धा प्रवेश जात, अशा प्रकारे ते पृथ्वीवरील अजनाभ खंडाला म्हणजे भारत वर्षात येऊन पोचले तो तेथे जनक राजाचा यज्ञ चालू असून मोठमोठे ऋषी असंख्यात जमले होते तो यज्ञ वेदोक्त विधीने यथासा शास्त्र चालला होता कुंड मंडप वेदिका दिशा साधन अनुष्ठानाची पीठिका म्हणजे यथाशास्त्र पूर्वतयारी करून सर्व कर्मे पवित्र रीतीने चालली होती स्तृक सुवा इत्यादी यज्ञपात्रे त्रिसंधाने म्हणजे तीन ठिकाणी जोडलेली दर्भाची दोरी शुल्बादिरजू <clears throat> व दर्भाची परिस्तरणे पसरून दंडाप्रमाणे म्हणजे अखंड वसुधारा म्हणजे तुपाची धार धरून ऋषी मंडळे होम करीत होती होमाची समाप्ती होऊन पूर्णाहुतीची वेळ आली तोच हे नऊ असामी आर्षभ तेजाने दैदिप्यमान असे येताना दृष्टीच पडले श्लोक 25 ते भगवंताचे परमभक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते त्यांना ते पाहून यजमान निमी अग्नि आणि ऋतिज्ज्व असे सर्वजणच त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले ज्याच्या अंगुष्ट नखाच्या तेजात कोट्यवधी सूर्य लोपून जातात त्या भगवंताला त्यांनी हृदयात साठवला त्यांचे तेज किती अलौकिक होते म्हणून सांगावे त्यांच्या अंगकांतीपुढे सूर्य ही दिपून जात असे आपल्या अंगतेजाने प्रभेलात शोभा आणणारे असे नऊ साकार चैतन्याचा गाभाच होते नऊ आसामी म्हणजे भगवत भावाचे वैभव भगवंताचे गौरव किंवा नवविधा भक्तीचे मूर्तिमंत पुतळेच होते असे म्हटले तरी चालेल ते नवखंड पृथ्वीचे जणू अलंकार नवनिधींचे निजसार किंवा नवरत्नांचे निज भांडारच रूप घेऊन आलेले असे ते नव आसामी होते किंवा ते नऊ नारायणच तेथे आपणहून प्रकट झाले किंवा ते नऊ नारसिंहच तेथे दैदिप्यमान रुपाने आले असे वाटले तेथील यज्ञकुंडात दक्षिणाग्नी वीन अग्निवाहन केलेले त्यांना या नऊ भागवतांनीच पाहिले इतरांना ते अग्नी दिसले नाहीत अशा त्या तेजपुंज मूर्ती पाहून ऋत्विज आणि आचार्य हे उभे राहिले जनक राजा तर धावतच सामोरा गेला व त्याने स्वानंदपूर्वक त्यांचा सत्कार केला त्याने झटकन जाऊन त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि मुगुट काढून मस्तकाने चरणास वंदन करून मोठ्या सत्काराने त्यास यज्ञ मंडपात आणले श्लोक सव्वीस ते भगवंताचे परमभक्त आहेत असे जाणून विदेह राजाने त्यांना यथायोग्य आसनावर बसवले आणि प्रेमाने त्यांची विधीपूर्वक पूजा केली ते भगवत पर असल्याचे जाणून जनकाला फार अल्लाद वाटला व त्याने स्वतः पूजन करण्याची तयारी केली परमश्रद्धेने त्याने त्याने त्याने दुतले। वो दीप गंध पुष्प सर्व साहित्यासह हो। मधुरपर्कविधानाने त्यांची यथासांग पूजा केली श्लोक सत्तावीस ते नऊ ही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकाधिकांसारखे तळपत होते राजाने विनम्रतेने मस्तक लवून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला निजांगीचा स्वयंभू ते विलक्षण तेजाने शोभायमा ब्रह्मविद्येचा गाभाच होता त्यांच्या हृदयातील ब्रम्हज्ञानच परिपक्व होऊन प्रकाशमान झालेले होते व तेच त्यांच्या अंगाला भूषवित होते इतर भूषणे त्यांना नव्हती मुकूट, कुंडले सलकडी ही मूर्खांच्या अंगावर हवी तितकी असली तरी त्या अलंकारांची सारी शोभा लोपून त्यांचा अंगचा मुर, संपूर्ण मूर्खपणाच मात्र बाहेर प्रकट होतो हे ज्ञानघन तसे नव्हते पूर्ण ब्रह्मत्वानेच ते शोभत होते तेच त्यांच्या शरीराचे भूषण होते इतर भूषण त्यांना नव्हते ते ब्रह्मानुभवाने पूर्ण असून तो अनुभव इंद्रियांच्या द्वारेही बाहेर पडत होता पूर्णानुभवामुळे आलेली शांती हेच त्यांचे भूषण होते त्यापुढे मुकुट व कंकणे ही तुच्छ होत पूर्वी सनकाधिकांचे वर्णन केले आहे त्यांच्याच बरोबरीचे हे होते की अधिक होते असे विचाराल तर त्यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही असे समजावे त्यांची यांची गती एक त्यांची यांची स्थिती एक व त्यांची आणि ह्यांची शांतीही एकच खरोखर भेद म्हणून काहीच नाही त्यांच्या सारखेच हेही सख्खे बंधू होते त्यांच्यासारखाच बोध यांचाही होता सर्व चाल रीती वागणूक त्यांच्या सारखीच भेद म्हणून काहीच नाही ते चौघे व हे नऊ असा पण सर्वांचे ब्रम्हज्ञान सारखेच त्यांची आणि यांची शांती अगदी सारखे हे जनक राजाला पूर्णपणे कळून चुकले अशी त्यांची ती परिपूर्ण स्थिती पाहून राजाला फार संतोष झाला व नंतर त्याने अत्यंत नम्र होऊन मृदू मंजूळ वाणीने मी तर असे समजतो की आपण सर्वजण मधुसूदन भगवंताचे पार्षदच आहात कारण भगवंताचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात सार्वभौम चक्रवर्ती व देहात असून विदेहस्थिती असा जो जनक राजा तो त्या ऋषभ पुत्रांना प्रेमाने विनंती करता झाला त्यांच्या भेटी बरोबर जनकाला आनंद उचबळून आला त्या विदेहाला देहा वाचून संतोष झाला व त्या सुख संतोषाच्या भरात त्याने त्यास प्रेमपूर्वक विनंती केली <स्थ> तो म्हणाला येथे तुमचे सामर्थ्य पाहिले तर तुम्ही सारे ईश्वर रूपच आहात देहभावाने पाहिले तर भगवंताचे भक्त आहात जणू श्रीहरीचे पार्षद, म्हणजेच प्रभावळीतील सेवक देव हा आपला भक्त आहे असा जो उपनिषदातील अनुभवास येत आहे <coughs> शिव होऊनच शिवाची पूजा करावी शिवो भूत वा शिवम यजेत हे उपनिषद रहस्य लक्षण तुमच्याच ठिकाणी शोभत आहे इतरांना ह्या गोष्टी तोंडाने बोलाव्या मात्र परंतु त्या बोलण्यात मध्ये जे जे म्हणून उत्पन्न केवळ दीनजनांचा उद्धार करावा म्हणूनच कृपाळूपणाने तुम्ही पृथ्वीवर संचार करीत आहात तुम्ही जगाच्या कल्याणासाठी फिरत असता परंतु भाग्य उदयाला येते तेव्हाच तुमची भेट होते आज तुमची सेवा मला लाभली त्या अर्थी खरोखरच मी मोठा भाग्यवान होय धन्य माझे भाग्य धन्य माझे वैभव आज आपल्या अपूर्व चरणांचा लाभ झाल्याने मी सर्वतोपरी धन्यच झालो आहे श्लोक एकोणतीस जीवांना मनुष्य शरीर प्राप्त होणे हे अतिशय कठीण शिवाय ते क्षणभंगूर अशा देहात भगवंताच्या भक्तजनांचे दर्शन आणखीनच दुर्लभ आहे अहो सर्व देहांमध्ये नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे तो प्राप्त होणे म्हणजे महत्वा आणि पाप समसमान व्हावे तेव्हाच ही कर्मभूमी म्हणजे नरदेह प्राप्त होत असतो पुण्य पापात काही कमी जास्त झाले तर स्वर्गास जातो किंवा नरकात पडतो कर्म समान झाले म्हणजे नरदेह प्राप्त होतो तरी सर्वांची बुद्धी काही सारखी असत नाही त्या साम्यामध्ये जेणेकरून गाढ असे वैषम्य पडते ते सांगतो ऐकून एक तो एका बाजूला चा तर त्या जन्मी तशा मनुष्याला नेहमी पापबुद्धीच होत असते ज्याप्रमाणे वाळू आणि सोने जोखताना सारखे भरले तरी त्या सोन्याकरता द्रव्य खर्च करतात पण वाळू कोणी फुकट सुद्धा घेत नाही त्याचप्रमाणे एकाचे पुण्यच फार मोठे असते आणि लहान लहान पापे एकत्र करून ती त्याच्या तुलनेला घातलेली असतात आणि ती बरोबर होतात अशा कर्माने जे जन्मास येतात त्यांची पुण्यावरच फार प्रीती असते पुण्य आणि पाप ही दोन्ही जेव्हा साफ नाहीशी होतात तेव्हाच नित्यमुक्ती मिळत असते अशा मोठ्या संकटाने मनुष्य देहाची भेट होत असते पण तेथे कनक कांतारूप विषयाचा अतिशय अभिमान उत्पन्न होतो तहाने साठी ज्याप्रमाणे अमृत देऊन मृग घ्यावे त्याप्रमाणे मनुष्य देहाच्या अमोल आयुष्यामध्ये दे। विषयासाठी या यात चिंतामणी देऊन गंधर्व नगर म्हणजे आकाशातील ढगांच्या आकृती घ्याव्यात त्याप्रमाणे लटक्या अशा विषय साधनासाठी नरदेहाचे मातेरे करून घेतात कल्पतरूची बाग तोडून टाकावी वते रान म्हणून दूर फेकून द्यावे आणि त्या जागी जशी मोठ्या अगत्याने भांग आणून लावावी त्याप्रमाणे जीव नरदेहाला येऊन आयुष्याचे मातेरे करून सोडतात श्रीशोदरासाठी सारा दिवस उद्योग नाहीतर उपहास टवाळकी निंदा किंवा झोप दररोज प्रपंचाची कटकट विषयांची खटपट -कट, तशात वेळ मिळालाच तर यथेच्छ सोंगट्यांचा डाव खेळायचा तरे तरेच्या थट्टामस्कऱ्या विषयांचीच नेहमी बडबड अशांना रामनामावळी जपावयाची म्हटले की दातखिळी बसलीच कामधेनू घरी आली असता पोसवत नाही म्हणून तिला हकलून द्यावी त्याप्रमाणे श्री रामनामाचा जप न केल्यामुळे जीव नरदेहात येऊन फुकट गेले ह्या नरदेहाचा अहंकार धरून राहावे तर तो मूळचाच क्षणभंगूर येथे भगवंताशी एकरूप झालेले भक्त भेटणे हेच मोठे भाग्य होय ज्यांना भगवतभक्तीची अत्यंत गोडी असते त्यांच्यावर भगवंताचे ही अत्यंत प्रेम असते तशा भगवतभक्तांची प्रत्यक्ष भेट तेव्हाच होते कि जेव्हा कोटी पुण्य उभी राहतात ज्याच्या प्रेमाच्या लोभामुळे भगवंत आपले निज निर्गुण रूप पालटून जन्म घेता झाला <coughs> ज्यांच्या लोभामुळेच त्या पद्मनाभाला दशावतारांची शोभा प्राप्त झाली असे जे कृष्ण कृपा बळानेच त्याचे अत्यंत आवडते झाले तशांची भेट भाग्य उदयाला तेव्हाच होत असते अंगामध्ये आत्मस्वरूपामध्ये दृष्टी व कोट्यानुकोटी पुण्य लागोपाठ उभी राहतात तेव्हाच हरिप्रियांची भेट होते वाघाचे व सिंहाचेही दूध मिळेल चंद्रामृत हाती येईल पण हरिप्रियांची भेट मात्र होणार नाही त्याला मोठे दुर्लभ भाग्यच लागते वाघाच्या आणि सिंहाच्या दुधाने मनुष्य अतिशय प्रबळ व पुर होईल काही जन्ममरण चुकणार नाही चंद्रामृत जो पितो तो नित्य निरोगी होतो असे म्हणतात पण चंद्र हाच मूळचा क्षयरोगी आहे त्याचे अमृत दुसऱ्याला निरोगी कसे करणार वाघाच्या आणि सिंहाच्या दुधाने प्राणी जर अजरामर झाले असते त्याच दुधापासून ज्यांची उत्पत्ती ते वाघ आणि सिंह का मरतात पण हरिभक्तांची भेट जेव्हा होते तेव्हा संसाराचे ते संकट बाधत नाही जन्ममरण समूळ नाहीसे होते तात्पर्य त्यांची भेट होण्याला अत्यंत भाग्य पाहिजे आज ते सर्व भाग्य माझ्या वाट्यास आले आहे कारण मला तुमचे दर्शन घडले तरी अत्यंत क्षेम म्हणजे काय ते मला कृपा करून सांगावे श्लोक तीस म्हणून हे त्रिलोक पावन महात्म्यां विचारत आहोत कारण या जगात अर्धा क्षण झालेला निष्पाप निर्मळ म्हणावे तर तुमच्या दर्शनाने सर्व कलिमळ तत्काळ नाश पावतात असे तुम्ही सर्व जात्याच अत्यंत पवित्र व पावन आहात स्नान केले की गंगा सर्व जगाला पवित्र करून सोडते पण ती गंगा ही स्वतःचे पातक नष्ट होण्यासाठी तुमच्या चरण संघाची इच्छा करते तुमच्या दर्शनाचा लाभ ही चितस्वरूप गंगा होय ती जगामध्ये अत्यंत समर्थ आहे केवळ दर्शनानेच भव म्हणजे संसार नाहीसा करून टाकते मग जन्ममरण जर्म, कुठले ह्या तुमच्या दर्शनापुढे गंगेचा काय पाड तीर्थाच्या महिम्याची त्याच्यापुढे प्रतिष्ठा नाही तीर्थाच्याने संसार दूर करणे अशक्य आहे त्याचा नाश तुमच्या दृष्टी संघानेच होतो अशी अत्यंत पवित्रता आपण आपल्या दृष्टीनेच वाढवता मी तर आज अत्यंत पवित्र झालो कारण तुम्ही दीनदयाळ मला भेटलात अशा पवित्र आणि कृपा मूर्तीची संगती मला आज भाग्यानेच प्राप्त झाली आहे सत्संगतीचे महात्म्य वर्णन करताना श्रुती सुद्धा मौनावतात ब्रह्म हे स्वतः निधर्म आहे त्याला आपला धर्म काय आहे ते कळत नाही साधूंच्या मुखाने इस ब्रह्माला ब्रह्मत्व येते त्या सत्संगतीचा महिमा फारच थोर व निरुपम होय सत्संगाला द्रव्याचा ठेव्या समान म्हटले तर ठेवा सापडलेला हरवतो पण सत्संगाचा महिमा असा की तो साधकांना नखशिखांत सदरूपच करून सोडतो चांगलासा ठेवा सापडला तर त्यामुळे विषयभोग वाढतो पण महाराज सत्संग मात्र तसा नव्हे तो निर्विषय निरतिशय सुख देणारा आहे इंद्रियाशिवाय स्वानंद आणि शिवाय परमानंद प्राप्त होईल असाच ते बोध करतात म्हणून साधूंचा महिमा अगाध आहे सत्संग अर्धनिमिष जरी झाला तरी त्या योगे संसाराचा भंग होऊन जातो याकरता सत्संगतीचे भाग्य भाग्यवान साधक आहेत तेच जाणतात संत चरणांच्या ठिकाणी ज्यांचा भाव आहे त्यांच्यावर त्या भावामुळेच संत आपणहून संतुष्ट होतात अहो संतांच्या केवळ सान्निध्याने संसार आपोआप वायफळ होऊन जातो नाना प्रकारचे विकार विषयांचा पसारा इत्यादिकांच्या योगे संसार हा तीव्रत्वाने बाधतो त्या संसाराचा नाश करावयाला सत्संग हाच एक रामबाण उपाय आहे दीपाची संगत प्राप्त झाली कि कापुराचे कापूर पणच नाहीसे होते त्याप्रमाणे सत्संगती प्राप्त झाली असता एका क्षणार्धामध्ये संसाराची म्हणजे जन्ममरण परंपरेची व देहात्म निवृत्ती होते ती तुमची संगती आज सुदैवाने मला अकस्मात मिळाली आहे तर आता प्राणी अत्यंतिक क्षेम म्हणजे शाश्वत कल्याण कशाने पावतील ते सांगावे भागवत धर्मच अत्यंतिक क्षेमाचे वर्म आहे असे आपण म्हणाल तर महाराज त्या धर्माचा अनुक्रम सुगम करून मला सांगावा श्लोक एकतीस आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो तर आपण आम्हाला भागवत धर्माचा उपदेश करावा कारण त्यामुळे प्रसन्न झाले असता भगवान शरणागत भक्तांना स्वतःला सुद्धा देऊन टाकतात भागवत धर्म ऐकण्याइका जर आमचा अधिकार असेल तर महाराज आपण आम्हाला ते सर्व भागवत धर्म सांगावे या भागवत धर्माची ख्याती काही विलक्षण आहे हे जर प्रेमाने स्वीकारले तरुष्ट होऊन सेवकांचा स्वाधीन होतो आपण ख्याती श्रीकृष्ण वेदशास्त्रांमध्ये मिरवतात पण तोज भगवंत भागवत धर्माचा प्रेमा करता भक्तांचे अनेक जन्म सोसतो अशा या भागवत धर्माला कोणी अनन्य भावे शरण जातो त्याला नारायण प्रसन्न होऊन आपले सर्वस्व अर्पण करतो आता भागवत धर्म श्रवण करण्या इतका जर माझा अधिकार नसेल तर खरोखर मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलो आहे आणि तुम्ही सर्वजण कृपालू आहात आपल्या ठिकाणी भूतदया तर परिपक्व होऊन राहिलेली आहे तुम्ही दयेचे सागर आहात तुमच्या योगाने दिनांचा उद्धार होतो जेथे तुमची पूर्ण कृपा असते तेथे जन्ममरण नावाला सुद्धा उरत नाही सर्व प्रकारचे अधिकार सहजच प्राप्त होतात अर्थात तुमच्या कृपे परते दुसरे सामर्थ्यच नाही असे निश्चयाने जाणून मी तुम्हाला शरण आलो आहे ज्ञातेपणाची लाच काय कामाची कारण येथे तुमच्या कृपेनेच माझे कार्य होणार आहे अशी जनक राजाने प्रार्थना करून त्या ब्राह्मणांचे चरण रज मस्तकी धरले जनकराजाचा हा नम्र प्रश्न ऐकून ते नऊ आसामही संतुष्ट झाले तीच गोष्ट नारद स्वमुखाने वसुदेवाला निरूपण करीत आहेत श्लोक 32 नारद म्हणाले हे वसुदेवा निमीने जेव्हा त्या महात्म्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा सन्मान केला आणि सदस्य व ऋत बरोबर असलेल्या राजा निमीला ते म्हणाले जो जगाची स्थिती व गती जाणणारा तो हरिहरांचा लाडका जो निजात्म परिपूर्ण तो नारद वसुदेवास म्हणाला वसुदेवा जनक राजाने ह्याप्रमाणे मार्मिक प्रश्न केला असता त्या महानुभांना अत्यंत संतोष झाला ते नऊ आसामी हि संतुष्ट होऊन जनक राजाला धन्य धन्य म्हणाले यज्ञातील ऋत्विजांना व सभासदांना परमार्थ श्रवणासाठी अत्यंत उत्सुकता लागून राहिली त्यांनीही योग्य अनुमोदन देऊन त्या नऊ आसामी बोलण्यास प्रारंभ केला जनकाचे नऊ प्रश्न हा ह्या कथेचा प्रधान विषय होय भागवत धर्म कसा भगवत भक्त कसे असतात माया कशी खेळ करते तिच्यातून अज्ञ जनांचा तरुण कसा होतो तसेच परब्रह्म कसे आहे कर्म हे नाव कशाला लागते अवतार चरित्र संख्या किती अभक्तांना अधोगती का प्राप्त होते व कोणत्या युगात कोणता धर्म हे उत्तम प्रकारे निरूपण करावे असे मोठे मार्मिक नऊ प्रश्न जनकराजाने विचारले याप्रमाणे जनकाचे नऊ प्रश्न होते त्यांची नऊ ही अनुक्रमाने उत्तरे दिली त्यातला पहिला प्रश्न कवी हा सांगू लागला कवी म्हणाला राजन भगवंताच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाही करणारी आहे असे माझे निश्चित मत आहे नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते त्यांना वाटणारी भीती या उपासने संपूर्णपणे नाईशी होते राजाने अत्यंत क्षेम म्हणजे अत्यंत कल्याण कशात आहे असे विचारले त्या विषयात कवी परमाज्ञात होता त्याने अत्यंत क्षेमाचे वर्म म्हणजे भागवत धर्म याचे प्रतिपादन करण्यास आरंभ केला तो म्हणाला राजा एक चमत्कार लक्षात ठेव आपलाच संकल्प आपणा स्वैरी आहे तोच शरीरामध्ये देहबुद्धी साडे तीन हात देह तोच मी अशी भावना वाढवून संसाराचे भय अधिकाधिक दृढ करीत असतो ज्याच्यापाशी देहबुद्धी असते त्याला सुख म्हणून नाहीच नाही असे लोक सुख दुःख शीत उष्ण इत्यादी द्वंद्वाच्या संधीमध्ये आणि आधी व्याधींच्या महासागरात बुडून जातात कारण देहबुद्धीपाशी दुःखांच्या राशीया ठेवलेल्या रात्रंदिवस चारीही बाजूंनी महाभयांची भूते त्याला झुंबत असतात <coughs> देहच मी मानणाऱ्या मानवाला चिंतेचे मोठे भय असते त्याच्यावर ममतेच्या द्वारा संकल्प विकल्पांचा मारा सारखा सुरू असतो देहबुद्धी मध्ये अणुरेणू इतके सुद्धा सुख नाही असे असताही जे सुख मानतात ते महामूर्ख होत देहबुद्धी ही दुःखजनक आहे दिव्याची संगत करणाऱ्या पतंगाला केवळ दुःखच असते तरी तो त्याला मिठी मारावयाला धावतो त्याप्रमाणे देहबुद्धी विषयांकडे धाव घेते याप्रमाणे देहबुद्धी मोठी वाईट आहे ती विषयांची गोडी वाढवते त्यामुळे अनिवार होतात देहबुद्धी पाशी इतका अपरिहार्य संताप आहे व देहबुद्धीपाशी मोठे पातक आहे असे जो जाणतो तो अनुताप धरून विषयामध्ये तिळमात्र हि गुंतत नाही विषयांची गोडी धरली असता कोट्यवधी जन्ममरणे सोसावी लागतात या भयाने तो विषय सोडून देतो आणि अत्यंत नियमाने इंद्रियात कोंडून ठेवतो पण इंद्रिये कोंडावयाला गेले तर कोंडून घेत नाहीत विषय सोडू म्हंटले तर सुटत नाहीत पुन्हा पुन्हा उपद्रव द्यावयाला येतात या वेदाने हरिभक्ती प्रगट करून ठेवली आहे तिच्यामध्ये इंद्रिये कोंडावी लागत नाहीत व विषयासक्ती आपोआप थांबते हे राजा धीराजा एवढे अद्भुत सामर्थ्य हरी हरिभक्तीमध्ये आहे हे पक्के लक्षात ठेव योगी लोक इंद्रियांना कोंढून ठेवतात योगी जे विषय टाकून देतात तेच भक्त लोक भगवंताला अर्पण करतात योगी विषयांचा त्याग करतात पण त्या त्यागाने त्या देहाला दुःख होते आणि भक्त हे तेच विषय भगवंताला अर्पण करीत असल्यामुळे ते नित्यमुक्त होतात कोणी विकल्पी लोक शक्य नाही असे म्हणतात करता येथे कायेने वाचा हा कृष्णार्पण द्योतक श्लोक सांगितला आहे घरदार बायका मुले आणि प्राण सुद्धा भगवंताला अर्पण करावे हाच पूर्ण भागवत धर्म आणि याचेच नाव मुख्य भजन होय आता अकराही इंद्रियांच्या वृत्ती भगवत भक्तीकडे कशा लावाव्या ते हे राजा ऐक तुला संक्षेप रीतीने सांगतो मनाने हरीचे ध्यान करावे कानांनी त्याची कीर्ती श्रवण करावी जिव्हेने नामस्मरण करावे आणि रात्रदिवस त्याच्या कीर्तनात मग्न असावे हातांनी हरिचे पूजन करावे पायांनी देवालयात जावे नाकाने निर्माल्य तुळशीचाच वास घ्यावा जो मस्तकावर नित्य निर्माल्य धारण करतो आणि पोटात चरणतीर्थ हरिप्रसाद साठवतो त्याला पाहून संसार भय लांब पळते वाढत्या सद्भावाने व वा चढत्या प्रेमाने ज्याला श्रीकृष्णाचे भजन अखंड घडते त्याला संसाराचे बंधन उरत नाही सर्व भयांमध्ये भव भय अतिदुर्धर तेही बिचारे हरिभक्तीपुढे केवळ पामर होऊन जाते मग ते समोर कसे उभे राहणार रामकृष्ण स्मरण केले असता जन्ममरण उठून पळू लागते तेथे धैर्य धरून पुढे राहणाऱ्याला संसार भयाला तोंड कुठचे जेथे हरिचरण भजनाची प्रीती तेथे संसारभयाची निवृत्ती याप्रमाणे भक्ती ही परम निर्भय होय असा आमच्या बुद्धीचा निश्चय आहे तू पक्केपणी जाण की आमचा कृतनिश्चय आहे व याला वेद शास्त्र पुराण साक्षी आहे तात्पर्य सर्व प्राण्यांना सर्वतोपरी भगवत भजन हेच निर्भय स्थान आहे वेद शास्त्रे पुराणे ही बाजूला राहोत पण प्रत्यक्ष श्रीकृष्णाने आपल्या मुखाने हेच सांगितले आहे की मी सर्वथा भक्तीच्या अधीन आहे यावरून भगवंताच्या वाक्यात भक्ती हीच प्रधान होय इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी आपले चारही हात उभारून निजात्मप्राप्तीचा उपाय सांगताना भक्त्या हेक्या ग्राह्य म्हणजे एका भक्तीनेच मी वश होणार आहे असे एकदम सांगितले आहे श्लोक सुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत तेच भागवत धर्म समज वेद शास्त्र विना नाही अशा अज्ञानी परमेश्वर प्राप्ती सुगम होऊन त्यांना ब्रम्ह स्वरूप होता म्हणून देवानेच ही हरी भक्ती प्रकट केली आहे वेदशास्त्र पठन न करता जड मूढ कोण तर असे म्हणाल तर उन्मत्त गजेंद्राचा उद्धार झाला आहे परिक्षितीचे गर्भामध्ये संरक्षण झाले आहे अंबरीशाचे गर्भवास चुकवायला भक्ती हीच कारण झाली आहे अहम भक्त पराधीन हा म्हणजे मी भक्ताच्या स्वाधीन आहे असे आपल्या तोंडाने नारायणाने म्हटले आहे या भगवत भक्तीचे वनचर वानर किती तरले कोण जाणे अस्वलांचा उद्धार व्हावा म्हणून भगवंताने विवरात जाऊन जांबवतीला भक्ती मुळेच वरिले हे लक्षात आण की केवळ अविवेकी असे गवळी गोधने व गोपाळ जे कृष्णाचे सखे संगडी ते सुद्धा प्रबळ अशा अनन्य प्रीतीमुळेच उद्धरून गेले शास्त्र अविवेकामुळे जार का होईना श्रीकृष्णावर अत्यंत प्रीती ठेवल्यामुळे गोपी किती उद्धरल्या त्यांची तर गणतीच नाही अनेक प्रकारची शास्त्रे वगैरे न पडता सुलभ उपायाने व्हावी आणि दुबळीपणे तरुण जावी म्हणून भगवंताने आपली भक्ती प्रकट केली राजा तेच हे भागवत ज्यात मुख्यत्वे करून भक्तीच प्रधान आहे शुद्ध भावाने भगवत भजन केले असता अज्ञानी लोक उद्धरून जातात हे भागवत नवे हो नवे ही दिन अज्ञानी लोकांकरता घातलेली पाणपोईच आहे भजन भावाने संसारसागर तरुण करता, देवाने ही एक मोठी नौकाच निर्माण करून ठेवलेली आहे भजन भावाने जे या भागवतरुपी महानौकेत बसून निघाले त्यांना भजन स्वभावामुळे संसार भयाचे खावे लागत नाहीत स्त्री शूद्रादी सारे या नावेत घालून एकाच खेपेने भजन भावाने पलीकडच्या तीराला नेता येतात भावबळाने या नावेला वल्लवू लागले असता कर्मा कर्मरूप क्रूर जळाला तोडून निजबोधाचा प्रवाह दिशेने ती एकाच वेळेला नेऊन पहिलतीरास पोचवते वैराग्याचे नावाडी चहूकडे अढळ बसले असल्यामुळे विषयांचे खडक चुकवून ते अलगद नेऊन तीराला पोचवतात संचित क्रियमानाच्या लाटा मोडून नीट रस्त्याला लावतात आणि प्रारब्धाला पोचवतात यामध्ये काही न्यून झाल्यास नाव तीराला लागत असता भूतदयेच्या दोराने आत्मनिर्धाराने ओढतात तेव्हा सपाट्या सरशी ती नौका परात परतीराला लागते सर्वांना एकदम परतीरावर उतरवतात आणि मग आत्मसाक्षात्कार झाल्याने पुनरावृत्ती खुंटून येजा करावी लागत नाही एक भाव धरला कि पुरे मग बुडणे म्हणतात ते मिथ्या होऊन जाते मग जेथे पोचावयाचे म्हणतो ते स्थानच हा आपण होऊन बसतो येथे पोचल्याशिवायच तरावयाचे आणि प्रयासाशिवायच प्राप्ती व्हावयाची अर्थात सुखोपायाने ब्रम्हप्राप्ती व्हावी म्हणून नारायणाने भक्ती प्रकट केली आहे भागवत धर्माची स्थितीच अशी आहे की त्याने साळी भोळी ही संसार समुद्र तरुण जातात सुलभरितीने ब्रम्हप्राप्ती कशी होते तेच आता श्लोकार स्पष्ट करून सांगतात श्लोक पस्तीस राजन या भागवत धर्माचा अवलंब करणाऱ्या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजे त्याच्या विधी विधानात काही कमतरता राहिली तरी त्याचे स्खलन कि पतन हो ज्यादा श्रुति स्मृति समझत नहीं पवल भक्तिभा जो भगवान भागवत धर्माला अनुसरत ज्याला विधि निषेधा बाधा होत नहीं व स्वप्न सुध्धा घड़त घड़